वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग, त्रेपन्नवा हे शत्रुमर्दना रामा वसिष्ठाने असे म्हटल्यावर त्या कामधेनूने ज्याला जी इच्छा झाली ती पुरी केली उसाचा रस नाना तऱ्हेचे मोस धान्यापासून आणि गूळ इत्यादीपासून बनवलेले मैरे नावाची उत्कृष्ट मध्ये उत्तम प्रकारचे पेये नाना प्रकारचे भक्ष्ये गरम गरम भाताचे पर्वतासारखे ढीक मसाल्याने भरलेले अन्ने नाना तऱ्हेचे सारे दह्यांचे प्रवाह नाना खी साखरेचे पदार्थ गुळापासून बनवलेले पकवाने याने ते भोजन परिपूर्ण होते ते भो, भोजन सेवून सगळे सैन्य अत्यंत संतुष्ट झाले धृष्टपुष्ट झाले अशा रीतीने रामा वसिष्ठाने विश्वामित्र सेना तृप्त केले स्वतः राजाशी विश्वामित्रही नृष्टपुष्ट झाला अंतपुरातील वरिष्ठ अधिकारी ब्राह्मण आणि पुरोहित अमहत्य मंत्री नोकरचाकर यांच्यासह राजाचा वसिष्ठाने सत्कार केल्यामुळे अत्यंत अत्यंत हर्षयुक्त अंतकरणाने तो वसिष्ठाना म्हणाला ब्रह्मन आपण स्वतः मानाचे धनी त्या आपण उत्कृष्ट सत्कार करून आमचा मान केला मी काय म्हणतो ते आपण ऐकून घ्या आपण बोलण्यातले मर्म जाणणारे एक लक्ष गायी मी आपल्याला देतो त्यांच्या बदल्यात आपण मला शबला द्या भगवान ही शबला रत्न है और राजा हा तो रत्नहरण करना मन शबला अपन माला द्विजा ही धर्माने मेह है विश्वामित्र से मनाला धर्मात में भगवान व राजाला राजा एक एक लक्षच क्या शंभर कोटी जरी गायी तू दीस तरी, तरी हे राजा मी शबला देना नहीं रुपया राशि बदलात सुध्ध मजापसूं ति दूर कर शक्य नहीं आत्मवंताची जशी कीर्ती तशी शबला सदोदित माझीच राहील माँस हिच्यामुळेच माझे हव्य कव्य जीवितयात्रा चालते हिच्यावर माझे अग्निहोत्र भूतबळी होम स्वाहाकार वषटकार विविध विद्या अवलंबून आहेत राज्य हितचार हे सर्व अवलंबून आहे यात संशय नाही खरोखर सांगतो ही माझे सर्वस्व आहे आणि माझ्या तुष्टीचे कारण आहे अनेक कारणामुळे हे राजा मी तुला शबला देणार नाही असे वशिष्ठ म्हणाले तेव्हा भाषण चतुर विश्वामित्र अतिशय प्रक्षुब्ध होऊन म्हणाला ज्यांच्या कमरेला सुवर्णाचा पट्टा आणि गळ्यात सुवर्णाची साखळी आहे सुवर्णाच्या अंकुशाने हत्ती मी तुम्हाला देतो पांढरे शुभ्र चार घोडे झुंपलेले असे सोन्याचे आठशे रथ शुभ्र क्षुद्र घटिका लावलेले देतो ऋषीवर घोड्याकरता प्रसिद्ध असलेल्या देशातील जातिवंत वेगवान असे दहा सहस्त्र गोडे मी तुम्हाला देतो अनेक रंगाच्या तरुण अशा एक कोटी गाई मी तुम्हाला देतो मला शबला द्या किंवा हे द्विजश्रेष्ठा तुम्हाला रत्ने सोने जितके हवे म्हणाल तितके देतो पण शबला मला द्या भगवान वशिष्ठांना धीमान विश्वामित्र असे म्हणाला परंतु हे राजा काही केल्यामुळे शबला देणार नाही असे ते त्याला म्हणाले ते म्हणाले हीच माझे रत्न हीच माझे धन हीच माझे सर्वस्व किंबवना हीच माझे जीवित आहे अमावस्या पौर्णिमा दक्षिणाहू देऊन यज्ञ अशा अनेक धर्मक्रिया ही शबलाच आहे हिच्या आधारावरच हे राजन माझे सर्व धर्मक्रिया आहे अधिक बोलायचं कशाला मी शबला तुला देणार नाही बालकंडाचा त्रेपन्नवासर्ग समाप्त